पुस्तक फुलाचा प्रयोग व सोरामणी रुस्तुम लेखक साने गुरुजी वाचक विद्या पाटील नदी शेवटी सागराला मिळेल प्रकरण दाववे पुन्हा घरी माधवाच्या घरी म्हातारा भैया होता तो आपल्या धनाची रोज वाट बघत असे तो दिवाणखाना झाडून ठेवी अंगण झाडून ठेवी रोजच्या प्रमाणे भैया उठला व अंगण झाडायला गेला तो अंगणात कोण निजले होते तो तर धनी तेथे ते पडला होता त्याला झोप लागली होती भैयाला वाईट वाटले धनी साहेब का रात्री आले त्यांनी हाका मारले असतील मला जाग नाही आली अशी कशी झोप लागली मला ते खाली जमिनीवर निजले पांघरायला नाही अंतरायला नाही अरे रे त्या भैयाला फार वाईट वाटले त्याने धन्याला हलके हलके हाका मारल्या माधवने डोळे उघडले धनी साहेब आहे मी आपल्या घरी तुम्ही रात्री आलात वाटते मला हाका नाही मारल्या उठा गारटला असाल दिवाणखाना स्वच्छ झालेला आहे पलंगावर स्वच्छ गादी आहे उटा, भैयाने हात धरून मालकाला वरनेले गादीवर निजवले माधव झोपी गेला जणू कित्येक वर्षे तो झोपला नव्हता बऱ्याच वेळाने तो उठला त्याने स्नान वगैरे केले तो जेवला नंतर पुन्हा झोपला तिसऱ्या प्रहरी तो उठला गच्चीत आरामखुची तो पडला होता समोर समुद्र उचंबळत होता तो पाहू लागला तो विचार करू लागला आपल्या गावाला समुद्र आहे परंतु दलदलीही आहे कोण बुजवणारी या दलदली मी बुजवीन माझी सहारी संपत्ती त्यात खर्च करीन आता नकोत पुस्तके नकोत नाना विद्या आजपर्यंत त्यात पैसा खर्च केला आता दलदली दूर करण्यात खर्चू दलदली गेल्या डास मरतील हिवता पटेल, रोग जातील दलदली आहेत तेथे बागा फुलतील तेथे लोक फिरायला जातील मुले बाळे खेळतील गावात आरोग्य वाढेल आनंद वाढेल सौंदर्य वाढेल सर्वांना सुखी करणे यात किती सुख आहे सर्वांच्या तोंडावर तेज प्रसन्नता आनंद समाधान फुलवण्याची खटपट करणे किती थोर आहे ते काम इतक्या वर्षात असा सुंदर विचार माझ्या मनात का बरे आला नाही अशा विचारात माधव रंगला होता इतक्या दिवाणखाण्या दारावर कोणी टकटक केले कोण आहे आम्ही तिघी बहिणी एक एक आत या एक बहीण आत आली तिचे तोंड दुःखी होते डोळे भरलेले होते काय आहे नाव माधवने प्रश्न केला दुःख देवता ती म्हणाली का आला एक प्रश्न विचारायचा आहे विचारा, विचारा माझी सत्ता तुम्ही मान्य करता की नाही दुखाची सत्ता छट दुखाची सत्ता मी कधीच मान्य केली नाही दुःख आली गेली आकाशात ढग येतात जातात पाठीमागे निळे निळे हसते तसे माझे दुःखाची मी टर करायचो दुःख माझ्यावर कोसळली तर खदाखदा हसायची दुःख देवता निघून गेली दुसरी बहीण आली ती खिन्न व उदास होती सुस्कारे सोडीत येत होती शून्य दृष्टीने बघत होती आपले नाव काय माधवाने विचारले निराशा काय काम एक विचारायचे होते विचारा माझी सत्ता तुम्ही मान्य करता की नाही निराशेची सत्ता छट बिल्कुल नाही एकदा जीवनात निराशा जरा डोकावली होती परंतु तिला खोल दरीत लोटून निराशेचा झिंज्या धरून तिला मी हाकलून दिली आहे निराशा मला ठाऊक नाही निराशा गेली तिसरी बहीण आली तिचे डोळे खोल गेले होते नाकाचा गोंडा दिसत होता काय आपले नाव माधवाने विचारले चिंता काम काय एक विचारायचे आहे विचारा माझी सत्ता मान्य करता की नाही चिंतेची सत्ता चिंता काळजी यांनी कधी मी त्रासला गेलो होतो मला नाही आठवत मी जीवनात निश्चिंतपणे वावरत आलो ना चिंता ना हुरुर छट तुमची सत्ता मी कबूल करीत नाही काय माझी सत्ता मान्य करीत नाहीस अपमान करतोस माझा असे चिंता देवीने रागाने म्हटले तिने फू फू फू फू करीत माधवाच्या डोळ्यात फुंकर घातली ती निघून गेली परंतु माधव आंधळात आला माधवची बाह्याची दृष्टी गेली परंतु अंतर्दृष्टी कोण नेणार ज्ञानचक्षू कोण नष्ट करणार तो तसा शांतपणे खुर्शीत होता आता समोरचा समुद्र दिसत नव्हता त्याची घो घो गर्जना काणी येत होती ती स्वकर्तव्याचे त्याला स्मरण करून देत होती कोणते बरे विचार माझ्या मनात मगा खेळत होते हो ही दलदल -दल दूर करावी आरोग्य निर्मावे लोकसुखी करावे त्यांच्या संसारात आनंद आणावा गावातील रोग जातील लहान मुलांची तोंडे फुलतील त्यांचे गाल गुगबुळीत होतील त्यावर गुलाबी रंग चढेल दलदली जाऊन बागा फुलतील बागेत गुलाब व मानवी जीवनात गुलाब बाहेर गुलाब फुलतील घरात गुलाबी गालांची निरोगी मुळे असतील सर्वत्र आनंद पसरेन केवढे थोर काम हेच काम करू दे हे काम करीत मरू दे किती उदार व सुंदर विचार म्हणत आला किती पवित्र व धन्यतम हा क्षण हे क्षणा किती तू सुंदर किती पुण्यवान जाऊ नकोस तुला पकडू दे तुला माझ्या जीवनात अमर करू दे थांब परंतु असे शब्द माधवाच्या तोंडून बाहेर पडताच तो मरून पडला माधवाचा आत्मा निघून गेला कोठे गेला सैतानाकडे का परमेश्वराकडे